मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक। पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार म्हणत आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यत साठवलेल्या आहे या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्यादृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेले जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचे म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसा मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोक प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसे सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारली म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला ह्यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देह दुःखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देह जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी जा देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतकेही केले आणि दुसऱ्याचे देहुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही ना असे कसे होऊ शकेल म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी करता येत नाहीच पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते म्हणून रामाची प्रार्थना केली की के असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाही शिवायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरे विद्या दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा आहे असे वाटणे हिताचे आहे जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे त्याला भगवंत जास्त पैसा देतो आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होईल